अध्याय पाचवा श्री शुकदेवानी केलेला अंतिम उपदेश श्री शुक म्हणतात या श्रीमद भागवत पुराणामध्ये ब्रह्मदेव ज्यांच्या रजोगुणातून आणि शंकर तमोगुणातून प्रकट झाले आहेत त्या विश्वात्मा भगवान श्रीहरींचेच वारंवार वर्णन आलेले आहे हे राजन आता तू मी मरेन हा अज्ञानासारखा विचार सोडून दे शरीरासारखा तू तू पूर्वी कधीही जन्मलेला नाहीस आणि तुझा जन्म नल्यामुळे शरीरासारखा आस्तू नष्टही होणार नाहीस ज्याप्रमाणे बीजापासून अंकुर आणि अंकुरापासून बीजाची उत्पत्ती होते त्याप्रमाणे तू पुत्रपौत्राधिकांच्या रुपानंही पुन्हा उत्पन्न होणार नाहीस कारण लाकडापासून अग्नी जसा वेगळा असतो त्याचप्रमाणे तू सुद्धा शरीर इत्यादींहून वेगळा आहेस जसे स्वप्नात स्वतःचे मस्तक छाटलेले दिसते पण ते खोटे असते त्याचप्रमाणे जागृतीतील मरण इत्यादी सर्व शरीराच्याच अवस्था दिसतात आत्म्याच्या नवेद। त्या पाहणारा आत्मा जन्ममृत्यू विरहित असतो तसे घडा फुटल्यावर घटाकाश महाकाश रूप होते त्याचप्रमाणे देहपात झाल्यावर मूळचा ब्रम्हूप जीवच पुन्हा ब्रह्म होतो मनच आत्म्यासाठी शरीर विषय आणि कर्मांची निर्मिती करते आणि त्या मनाची निर्मिती करणारी अविद्याच जीवाला संसारात अडकवण्याला कारणीभूत आहे जोपर्यंत तेल समयी वात आणि अग्नीचा संयोग असतो तोपर्यंतच दिव्यामध्ये दीपक पण आहे त्याचप्रमाणे जोपर्यंत आत्म्याचा कर्म मन शरीर आणि त्यात राहणाऱ्या चैतन्याशी संबंध असतो तोपर्यंतच त्याला जीव पण असते आणि रजोगुण सत्वगुण तसेच तमोगुण यांच्या वृत्तींमुळे त्याला उत्पन्न स्थितीयुक्त आणि नष्ट व्हावे लागते परंतु देहातील स्वयंप्रकाशी आत्म्याचा नाश होत नाही कारण तो कार्यकारणाच्या पलीकडील आहे तो आकाशाप्रमाणे सर्वांचा आधार नित्य निश्चल आणि अनंत आहे म्हणून त्याच्यासारखा तोच आहे हे राजन तू परमात्म्याच्या चिंतनाने भरलेल्या आपल्या विवेकी बुद्धीने आपल्याच अंतकरणात असलेल्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घे तू मृत्यूचाही मृत्यू ईश्वर आहेस म्हणून ब्राह्मणाच्या शापाने प्रेरित झालेला तक्ष तुला भस्म करू शकणार नाही इतकेच नव्हे तर मृत्यूचे कोणतेही कारण तुझ्या जवळही फिरकू शकणार नाही मीच परमधाम ब्रह्म आहे परमपद ब्रह्म मीच आहे याचे अनुसंधान ठेवल्याने तू स्वतला आपल्या निरुपाधिक स्वरूपात स्थिर करशील त्यावेळी आपल्या विषारी जिभानी ओठांच्या कडा चाटीत असलेला तक्षक तुझ्या पायाला चावला तरी तू तुला दिसणार नाही इतकेच नव्हे तर तुला आपले शरीर आणि सारे विश्व स्वतःहून वेगळे भासणार नाही कारण तुला त्यावेळी स्वत सह सर्व ब्रह्मच येईल हे आत्मस्वरूप परीक्षिता विश्वात्मा भगवंतांच्या लिलेसंबंधी तू जे विचारले होतेस त्याचे मी उत्तर तुला दिलेले आहे आता आणखी काय ऐकू इच्छितोस अध्याय पाचवा समाप्तो